पुस्तक माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले तो मीच तर नव्हे ना माझे आजोबा मालोजीराव हे होते त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चो चौदा पंधरा वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजीही जिवंत होती आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच रावे, असा तिने आग्रह धरला त्याप्रमाणे मालोजीरावांनी त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण साधू महाराज काही ऐकत नव्हते त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा इतकी वर्षे तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या मला काही तुम्ही आग्रह धरू नका त्यावर मालोजीरावांनी यावर आपली काही हरकत नाही असं सांगितले पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय त्यावर मालोजी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली ती अशी हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून हे गोसावी बैरागी लोक फार चेटकी असतात काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून तेव्हा हा गोसावी जात आहे जाऊ दे उगाच त्याला आग्रह धरू नकोस असे तिला सांगायचे यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यात जाण्याची परवानगी दिली त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधूबा पुन्हा घरी आले पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि बुवाही बरेस मातारे झाले होते तरीसुद्धा मानुजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली त्यावेळी बुवानी सांगितले की दादा माझे अवतारकार्य आता संपत आले आहे आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे यापुढे आपणा बांधवांची भेट होणार नाही तेव्हा आता मला येथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस आता जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करेल असा संदेश देऊन ते साधूभुआ बंधूज निरोप घेऊन गेले ते कायमचेच तेव्हा माझ्या मनात कधीकधी असा विचार येतो की माझी बुद्धी अतिशय तीव्र आहे त्यामुळे त्या साधुभुंच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धार पुरुष तो मीच तर प्रकरण दुसरे मी मूळ नक्षत्रावर जन्मलो हे दृश्य पाहून पूर्वायुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो माझे बालपण उभे राहते मला साठ वर्षे पूर्ण झाली असे मानतात पण मी केव्हा जन्मलो हे मला माहित नाही त्याचा काहीच पुरावा नाही त्याची कोणीच जन्मतारीख ठेवली नाही माझ्या आईबापांना त्याचे काही महत्व वाटले नाही पोरगा जन्मला त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली ठेवायची असे माझ्या आईवडिलांना वाटले असावे माझी पत्रिका केलेली नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते हो ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत त्यांच्या एकंदर एक व्यवस्थित आणि नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजे मी जन्मलो त्यावेळी माझे वडील सातव्या पायोनियर पलटणीत होते माझी आईबाब कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात येथे होते माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म बाराच्या ढोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो ज्योतिषांनी सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आला त्याची आई मरना, बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागली पोर वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करत लहानपणीशे त्या आठवणी आल्या की माझे मला साश्वर्य वाटते बारा वर्षाचा होळीपर्यंत लंगोटी शिवाय मी काही नेसले नाही लोकांची लाकडे फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता आई वारल्यावर आत्याने माझे संगोपन केले सहा महिने मी ही काम केले वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो ते झाड आमच्या घरापुढे होते खाली उकिरडा होता झाडावरून मी उतरत नसे त्या उकिरड्यावर उरडी घ्यायचो मग ती सगळी राख माझ्या अंगावर त्यावेळी गावात प्लेग होता लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे एवढे लोक प्लेगने मारतात हा का मरत नाही माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे पोराला कोणी बोलू नये म्हणून तिची सर्वांना सक्त ताकीद होती आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला या पोराच्या हातून काहीही होणार नाही असे सर्व म्हणायचे त्यातली माणसे हयात नाहीत याचे मला वाईट वाटते आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता गुरे वळण्याचे मी काम केले मी कदाचित गुराखीही झालो असतो पण मी बेलदार बेलदारहून दगड फोडण्याचे काम करू नये सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो माझे वडील कबीरपंथी साधू होते ते विद्याव्यासंगी होते त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागेल मी दहा बारा वर्षाचा असताना रामायण महाभारतादी ग्रंथाचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले ते मोठे धर्मनिष्ठ होते शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हट्ट घेतला तू शाळेत जा म्हणतेस पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग असे मी विचारले आत्या विचारी काय सांगणार पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात सांग त्याचे उत्तर मला मिळाले द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला आपण गरीब असलो तरी तू विद्वान होणार नाहीस असे ते मला म्हणत त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला प्रकरण तिसरे त्यांनीच मला हे शिकविले आमचे वडील मास्तर होते ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता तो पुढे पाळला गेला नाही हे आमचे दुर्दैव हवे तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत प्रत्यक्क पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत अशा एका शाळेमधे माझे वडील चौदा वर्ष हेडमास्तर होतं सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यास एक नॉर्मल शाळा होती त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्टचा डिप्लोमा मिळविला होता त्यांची शिकवण्याची पद्धत फार वाखांसारखी होती त्यामुळे आमच्या वडिलांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती आमच्या घरातील बायका मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते इतकेच नव्हे तर पांडव प्रताप रामायणसारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहाने माझ्या बहिणीत आली होती ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही त्याला एक कारण झाले ते असे माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी चौथीत आला त्यानेही संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती पण आमच्या संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले हे मास्तर वर्गात आमची हटाळणी करीत त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत अस्ढे मी सुद्धा जेव्हा चौथ्याही यत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाई भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेण भाग पडले मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे व ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू व समजू शकतो नाही असे नाही पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतकनात तळमळ आहे तो सुदिन कधी उगवेल तो खरा मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी व मला शंभरपैकी नव्वद पंचाण्णव मार्क मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयामुळे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आह संस्कृत वाङ्मयात काव्य आहे काव्य निर्मिती आहे कावे निर्मित अलंकारशास्त्र आहे नाटके आहेत रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहे तत्वज्ञान आहे तर्कशास्त्र आहे गणित आहे आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे पण तशी स्थिती पार्शियन वाङ्मयात नाही संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोत्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टीकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले आमच्या वडिलांची घरची शिस्त कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळ येईल आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षात दुसरा वर्ग तरी मिळवणे काही अशक्य झाले नसते पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे म्हणून आमच्या मागे ते विनाकारण टोंबणे लावतात असे आम्हाला वाटत होते त्यांना गणिताचा भारी नाद असे गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणे त्यांनी स्वतः सोडून चांगल्या सुभक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरून ठेवली होती इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी वाचून पहावी व वा गणित विषयात खूप हुशारी मिळवावी त्याचप्रमाणे मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पना सुद्धा यायची नाही इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मी मराठा हायस्कूलात शिकू लागलो पहिल्याने घरची स्थिती बऱ्यापैकी होती पण पुढे पुढे ती फारच चलाकीची झाली माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन मिळत असे पण मुंबईची राहाणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्या व्हायचे असे तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद नेहमी तयार असत ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते पण माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद असे पण ते माझ्या वडिलांना पसंद नव्हते त्यांचे म्हणणे असे की शाळेचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे मग हवे असल्यास इतर वाचन करावे मराठी भाषेप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता त्यांना इंग्रजी शिकविण्याचीही भारी औस होती ते मला नेहमी सांगत हॉर्वर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक त्याचप्रमाणे तळखडकरांची भाषांतरं पाठ मालेची तीन पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करवून घेतली मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकविले मी इंग्रजी चांगले बोलतो व लिहितो थोडी बहुत ख्याती आहे असे मला वाटते पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकवेले तसे इतर कोणाही मास्तरांनी मला शिकविले नाही तरखडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करत त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्प्रचार व योग्य भाषाशैली कशी वापरावी हे पण त्यांनीच मला शिकविले प्रकरण चौथे मी खूपच लाडवलेलो होतो त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्वाकांक्षा होती त्या महत्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले सुद्धा नवीन नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्टधरी मी एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कुठून आणून दिले नाही असे कधीच झाले नाही आमची आर्थिक स्थिती खूपच तलाकीची होती ही गोष्ट आताच तुम्हाला सांगितली पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती माझ्या वडिलांची अंतकरण यात शंकाच नाही माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की खिशात पैसे असोत नसोत बहुतेक खिशात पैसे नसायचेच आपले नेहमी मुंडासे खाकोटिस मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी येथेच मुंबईत असायच्या त्यांची त्यावेळी लग्न झालेली होती माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही तीन चार रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे तिच्यापाशी तरी कोठून असणार तीन चार रुपये बिचारी कळवळ्याने माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असे म्हणायचे पण लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडासे खाकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणीने लग्नात दिलेले होते तरी पण त्यांची नेकी पहा केवढी होती तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जात त्यांच्याकडे महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवड्याच्या घरी जात व तो गहाण ठेवलेल्या दागिना सोडवून आणून बहिणीला पोसता करीत त्यामुळे माझ्या बहिणीसुद्धा वडिलांनी दागिना मागितला तर कधीही नाही म्हणत नसत याला आणखी एक कारण होते माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्याने मला माझ्या आत्याने वाढवले होते ही आमची आत्या माझ्या वडिलांची मोठी बहीण असल्याने तिचा घरात मोठा रुबाब व दरारा असे माझे वडील सुद्धा तिला खूप मान देत असत त्यामुळे व मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कोणाची छाती नव्हती याचा परिणाम असा झाला की मी मात्र त्यामुळे खूपच लाडवलो माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नाना तरांच्या अडीअडचणींना तोंड देत याची मला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती मी शेंडीला चपचपी तेल सोपडून या नवीन आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल झोपे जायचो या पुस्तकांची त्यामुळे काय दुर्दशा होत असेल याची तुम्ही कल्पना केलेली बरी लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला तो इतका की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्वाची बाब आहे ही गोष्ट कोठेही टाचन वगैरे लिहिली नसताही मी ताबडतोब वाटवू शकतो या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लक झालेली आहे प्रकरण पाचवे माझे वडील आमचे कुटुंब गरिबाचे असले तरी त्यामध्ये वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी आमचे चारित्र सोज्वळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत सकाळी जेवायला बसायचा आजी ते आम्हाला देवघरात बसून भजने अभंग दोहे म्हणायला लावीत अर्थातच आम्ही सारे त्यापैकी विशेषतः मी नेहमीच अळमटळम करायचो कसेतरी चार अभंग अर्धे मुर्दे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे का आज लवकर संपलं तुमचं भजन त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तेथून पसार झालेलो असायचो पण ही सकाळची दांदल संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालून देत नसत रात्रीचे आठ वाजले की माझ्या दोघी बहिणी माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता कोणी गैरजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणून लागत त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण होत असे आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे अभंगा मागून अबंगते म्हणू शकत वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला कौतुक वाटे त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोड गळ्यांनी जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे मला सुद्धा पटत अस मी धर्मवेळा आहे असे पुष्कळ लोक समजतात पण ही गोष्ट खरी नाही लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे जे जे लोक माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझ्या धर्मविषयक श्रद्धा व प्रेम माहीत आहे धार्मिक ढोंग मला बिल्कुल पसंत नाही ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाही तो धर्म कुचकामाचा आहे असे अजून माझे मत आहे माझी मते अशी प्रागतिक बनली याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो लहानपणीच त्यांनी भक्तिमार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले मी लहान असतानाच माझेवडील आमच्याकडून रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कोणाची हिम्मत नसे ज्या पुराणात शुद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसाणपणाचे वर्णन आढळते त्या पुराण पुरुषांचे जीवनचरित्रे वाचण्यात तरी काय तथ्य आहे माझ्या इतक्या धर्मशास्त्रवेतता कोणी नाही असे मला वाटे मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो पण मला ते नीटसे समजले नाही पण भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे कदाचित माझे म्हणणे लोकांना पटणार नाही पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेतून व निपक्षपाती बुद्धीने विचार करावा म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्यापासून राहणार नाही माणसाने बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे वडिलांच्या पाठांतरामुळेच मुक्तेश्वर तुकाराम वगैरे संत कवींची कवने मला तोंडपाठ झाली एवढेच नव्हे तर त्या काव्यांवर मी मनामध्ये विचार करू लागलो माझ्या इतक्या मराठी संत कवींचा खोलवर अभ्यास केलेली फार थोडी माणसे असतील मला भाषांची फार आवड आहे मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच इंग्रजी इतकास मला मराठीचाही अभिमान आह मी कैक वर्ष बहिष्कृत भारत जनता मूक नायक या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरिण कलि आहे, जनता पत्रात येणारी मुख्य संपादकीय बहुतेक, सारे माझ्या लखणीतून उतरलिआहे जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास क्लिआ आता मी थोडस विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईन मी ती पुन्हा वाचू शकला उमद आह मी गुजरातीत परवा अहमदाबादला व्याख्यान दिल ते तुम्हाला माहीत आहेच मराठीत व्याख्यान देण्यास प्रथम मला उगास भीती वाटत होती पण मराठीत मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले मला फ्रेंच भाषा पण येते आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी दोन चार महत्वाच्या गोष्टी सांगाव्याच्या वाटतात मी बीए व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे पहाटे दोन वाजता उठून मी अभ्यास करत असे पहाटेच्या वेळी मन शांत प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे परीक्षेच्या वेळी मी पहाटे दोन वाजता जागे व्हावे म्हणून वडील दोन वाजेपर्यंत स्वतः निघतच नसत आरंभी आरंबी सकाळी उठायचे माझ्या जीवावर येत असे वडिलांनी जबरदस्ती करून उठवेले की मनातल्या मनात काहीतरी रागाने मी पुटपुटत असे माझ्या उशाशी त्यावेळी एक समय ठेवलेली असायची त्यातले तेल व वा वाद उज्जेड देऊन देणार तरी किती व वा मी वाचणार तरी किती जेमतेम पहाटेच्या पाच वाजेपर्यंत अंतरुणातल्या अंतरुणात या कुशीवरून त्या कुशीवर लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोंग तरी फार छान आणायचो पाच वाजल्यानंतर मात्र एक मिनिट सुद्धा अंथरुणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे मी वडलाना नेहमी म्हणायचो मी कधीही नापास होत नाही व दरवर्षी बिन पास होत असतो हे नाही का पुरे होत मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्या मागे का लागता आमच्या एल्फिस्टन कॉलेजात त्यावेळी प्रोफेसर ओ स्वॉर्ड म्युल्डर कॉवेल्टन प्रोफेसर जॉर्ज एंडरसन असे चांगले प्रोफेसर होते पण काय असेल ते असो त्यांनी माझ्या मनात स्फूर्ती उत्पन्न केली नाही प्रोफेसर मुल्लरचे तर माझ्यावर फार प्रेम असे ते मला आपले शर्ट देत आपली पुस्तके देत तरीपण त्यांच्या शिकवणीने माझ्या अंतकरणात नवचैतन्य निर्माण होऊ शकले नाही ही, ही गोष्ट तितकीच खरी त्यामुळे मी जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा प्रतिवर्षी पास होत गेलो तरी मला कधी दुसरा क्लास मिळाला नाही बीएला तर थोड्याच मार्कांनी माझा दुसरा वर्ग गेला त्यावेळच्या माझ्या अभ्यासामधल्या प्रगतीवरून पाहता मी पुढे मिळविलेल्या पदव्या घेण्यास व लिहिलेली पुस्तके लिहिण्यास समर्थ झालो असतो असे जर कोणी माझ्याविषयी भविष्य वर्तविले असते तर ते साप चुकीचे ठरले असते